श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग पंधरावा श्री वसिष्ठ म्हणाले पुष्पाने भरलेले कल्पमेघ हेच ज्यांचे केस आहेत अशा पर्वत शिखरावर ज्यांचे अवयव प्राण्यांच्या इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहेत अशा शाखा सभोवार पसरल्यामुळे शाखाचक्राप्रमाणेच स्थित असलेल्या त्या वृक्षास मी पाहिले पुष्पांचा राग याच अभराने तो वृक्ष व्याप्त होता रत्नगुच्छ ह्याच पुढे असलेल्या दातांनी तो शोभत होता त्या वृक्षांनी आपल्या उंचीने आकाशाला जिंकले होते तो वृक्ष पूर्वी वर्णिलेल्या पर्वतासारख्या शिखरावर जणू दुसरे शिखरच होता नक्षत्रामुळे ज्याच्या पुष्पांची शोभा दुप्पट पाडली आहे मेघांमुळे ज्याचे पल्लव दुप्पट झाले आहेत किरणांमुळे ज्याचे परागपटल दुप्पट झाले आहेत विजेमुळे ज्याच्या परी मंजिर्यांची शोभा दुप्पट झाली आहे किन्नरींच्या गायनामुळे ज्या वृक्षावरील भ्रमरांचा गुंजारो दुप्पट झाला आहे झोपाऱ्यावर बसून झोके घेणाऱ्या अप्सराजनांचा ओठ हात पाय इत्यादिकांमुळे ज्याच्या पल्लव समुदाय दुप्पट झाला आहे वाटेल रूप घेता येत असल्या कारणाने स्वैरविहार करण्यासाठी पक्षांचा वेश घेतलेल्या सिद्ध व गंधर व यांच्या समूहामुळे ज्यावरील उडणारे पक्षी जणू काय दुप्पट भासत आहेत रत्नकांती रूप स्वच्छ देवाचा योगाने दुप्पट झालेल्या त्वचेने जणू काय वस्त्रात छादित झाल्याप्रमाणे जे दिसत आहे चंद्रबिंबाच्या स्पर्शामुळे ज्यांची फळे फार मोठमोठी व दुप्पट झाली आहेत शाखांच्या मुळाशी चिकटलेल्या कल्पमेघांनी ज्यांची पेरे दुप्पट झाली आहेत ज्यांच्या फांद्या देवांनी युक्त आहेत ज्यांच्या पानावर किन्नर विश्रांती घेत आहेत निकंज व कुंज हे ज्याच्यावरील मेघ आहेत ज्याच्या पृष्ठभागी देवाधिक निजले आहेत अप्सरारूपी भ्रमरींनी आपल्या बांगड्यांच्या ध्वनीने भ्रमरांना उडवून ज्यांच्या उत्तम आकाराने विपुल अशा निरनिराळ्या पुष्पातील मध घेतला आहे जो देवश्रेष्ठ किन्नर श्रेष्ठ व विद्याधर श्रेष्ठ युक्त आहे जो वृक्ष ब्रह्मांडामध्ये स्थित आहे ज्यांना मर्यादाच नाही अशा दाही दिशांना भरून टाकणारा ज्यावर दाट कळ्यांचा समूह आहे दाट मृदू पल्लव आहे ज्याच्यावर विकास पावणारी पुष्पे दाट आहेत त्याच्या आसपास दाट वनमाली पसरली आहे ज्याच्यावर अगदी गर्द मंजिरांच्या समूह हेच दाट रत्नगुच्छ आहेत जो कल्पवृक्ष कामना करणाऱ्यांची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी उत्तम वस्त्रे व रत्ने याने युक्त आहे जो लतांच्या विलासाने नृत्याने आकुल झाला आहे सर्व ठिकाणी पुष्पांच्या पुरांनी भरलेला सर्वत्र फल व पल्लव यांनी युक्त असलेला आणि सर्व प्रकारच्या सुगंधयुक्त रजपुंजांनी अत्यंत वैचित्र्यास प्राप्त झालेला असा तो वृक्ष होता त्याच्या प्रत्येक फांदीच्या शाखा मुलात लतांनी झाकलेल्या शाखाग्रहात लतापत्रांवर व प्रत्येक पेरावर व पुष्पात असलेल्या घरट्यातून लपून असलेला पक्षास मी पाहिले चंद्राच्या कलांचे तुकडे हीच मृणाल शकले त्यावर पुष्ट झालेल्या त्याचप्रमाणे शुभ्र कमलिनींचे कंद हे ज्याचे ग्रास आहेत अशा ब्रह्मदेवाच्या वाहनरूप हंसास त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या हंसांच्या सामगायन करणाऱ्या पिल्लास मी त्या वृक्षावर पाहिले ते हंस व त्यांची पिले हे ओंकार व वेद यांच्या रहस्यार्थाचे आलोचन करण्यास सहाय्य होणारे म्हणूनच मित्र होते त्याचप्रमाणे ज्यांचे अध्ययन यथाशास्त्र गुरुमुखाने झाले होते जे मंत्रसमूह उच्चारित आहेत ज्यांचे आवाज स्वाहाकारासारखे वारंवार कानावर येत आहेत शंख विजेचे पुंज व नीलवर्ण मेघ यांच्या रंगांची ज्यांना उपमा आहे असे देवांनी यज्ञात ज्यांना नित्य पाहिले आहे यज्ञवेदीवर पसरलेल्या हिरव्या दर्भाच्या पानाप्रमाणे ज्यांचा हिरवा रंग आहे अशा अग्नीच्या वाहनरूप शुकास मी पाहिले तसेच अग्नीच्या ज्वालेप्रमाणे ज्यांची शिखा चमकत आहे गौरीने जाचा पिसाऱ्याचा समूह रक्षण केला आहे स्कंदाने उपदेश केल्यामुळे ज्यांना शैवागमनांचे संपूर्ण ज्ञान झाले आहे अशा कुमारस्वामीच्या श्रेष्ठ मोरांना मी पाहिले आकाशातच जन्मून तेथेच राहून म्हणजे भूमीवर न उतरता तेथल्या तेथेच काही काल राहून आकाशातच नाश पावणाऱ्या फार मोठ्या बलाढ्य आकाश पक्षांना मी पाहिले ते नेहमी तेथल्या इतर पक्षांशी खेळत असल्यामुळे त्यांचे बंधूच होऊन त्या शिखरांवर घरटी बांधून राहिले होते व त्यांची आकृती शरद ऋतूतील अभरासारखी शुभ्र होती ब्रह्मदेवाच्या हंसापासून झालेल्या अग्नीच्या पोटापासून उद्भवलेल्या कुमारस्वामीच्या मोरापासून उत्पन्न झालेल्या आकाश पक्षापासून झालेल्या दुसऱ्या पक्षांना ज्यांना दोन दो आहेत अशा भारद्वाद पक्षास ज्यांना सोन्याची चूड आहे अशा पक्षास कलविकांच्या समूहास गुरुद्र पक्षास कोकिळ पक्षास कुक्कुटास भास चास बलाक इत्यादिकास व हे राघवा जगात जसे नाना प्रकारचे असंख्य प्राणी दिसतात त्याप्रमाणे अशाच दुसऱ्याही पुष्कळ पक्षांना त्या वृक्षावर मी पाहिले त्यानंतर हे रामा मी आकाशात स्थित होऊन दूरच्या वृक्षाच्या दक्षिणेकडील फांदीच्या दाट पानाने भरलेल्या ढाळीला पाहिले त्या शाखेला पाहिल्यावर लोकालोक पर्वताच्या अरण्यातील कल्पांतींच्या मेघाच्या समूहाप्रमाणे असलेल्या द्रोणकाख या जातीच्या कावळ्यांच्या मंडळास पाहिले त्याच्या समोरवार त्या वृक्षाच्या मंजिरांची जणुकाही माळच होती त्यात जो मी पाहतो आहे तो एकांतातील शाखाछिद्रात कावळे बसले होते त्या कोटरात विचित्र पुष्पे अंथरली होती विविध सुवासांनी ते कोटर शोभत होते पुण्यवान लोकांच्या अपसरांच्या उपभोगास योग्य असे ते स्थान होते त्या सभेत प्रियस्तबकावर बसलेले शांत्याधिकांनी युक्त असल्यामुळे अक्षुब्ध आकाराचे कावळे बसले होते तेथे वायू मेघांना समभागांनी विभागूनच जणू काही त्या कोटरात पाठवित होता त्या सर्व कावळ्यांच्या मध्यभागी श्रीमान भुषुंड बसला होता त्याची आकृती उंच होती काचांच्या समूहात मध्येच उंच इंद्रनील प्राणी जसा असावा तसा तो त्या सभेत शोभत होता तो प्रसन्नचित्त मान्य सम सर्वांगानी सुंदर प्राणस्पंदाच्या निरोधामुळे नित्य अंतर्मुख सुखी दीर्घकाल जिवंत राहिल्यामुळे चिरंजीवी म्हणून विख्यात असलेला ज्याचे दीर्घायुष्य सर्व जगाला विदित आहे असा तो पक्षी भूषुंड या नावानेच प्रसिद्ध होता युगांची उत्पत्ती व नाश या दशा पाहिल्यामुळे ज्याचे मन प्रौढ झाले आहे असा प्रत्येक कल्पात लोकपालांच्या व ईशान चंद्र इंद्र अग्नि यांच्या जन्माची चक्र परंपरा मोजता मोजता खिन्न झालेला मागे होऊन गेलेल्या देवतांना असुरांना व राजांना आठविणारा ज्याचे मन प्रसन्न व गंभीर आहे असा चतुर स्निग्ध व मुग्ध शब्द बोलणारा अत्यंत सूक्ष्म पदार्थांचे स्पष्ट प्रतिपादन करणारा विज्ञाता ममतारहित अहंकार शून्य सगळ्यांचा सुहृद बंधू मित्र मृत्यूला पुत्रासारखा प्रिय बुद्धीने बृहस्पतीहून समर्थ होता ज्या अर्थी तो सर्व प्राणी समूहांच्या सर्व आरोपांचे अधिष्ठान होता त्या अर्थी सर्व प्रकारांनीही सर्वदा सत्य आणि सर्वांचे वर्णन करताना सर्वसंमत होणारा असा तो हो होता सारांश तो सरोवराप्रमाणे सौम्य प्रसन्न मधुर रसवान महात्मा हृदयंगम व आत अखंड शैत्य युक्त हृदय कमलांचे छिद्र म्हणजे दोहराकाश रूप विवाहारज्ञ आपले स्वच्छ गांभीर्य न सोडणारा व ज्याची आश्रयश्री प्रकट आहे असा होता इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरण पूर्वा पंचदश सर्ग शरी